वा, वाल्मिकिराम अयोध्याकांड सर्व तेहती सोबत ठेवून ब्राह्मणांना पुष्करच्या माळा इत्यादी घालून सीतेने सजल्याने शोभत होते ते चालले असताना क्रांतीयुक्त जनसमाज आता उदासवना होऊन उंच उंच प्रासाद राजगृहांच्या आणि सात मजली हवेल्यांच्या गच्चं वर चढून पाहत होते रस्त्यावर माणसांची खूपच गर्दी झाली असल्यामुळे त्यावरून जाणे शक्य होत नव्हते त्यामुळे उंच प्रसादावर चढून दुःखी अंत्यकरण आणि सीतेसहून लोक दुःखाने व्याकुळ होऊन नाना प्रकारे बोलू लागले रस्त्याने जाताना मोठे चतुरंग सैन्य ज्याच्या पाठोपाठ असायचे तो आज चाललाय आणि सीता आणि लक्ष्मण त्याच्या मागून जात समृद्धीचा रस घेणारा इच्छित वस्तुंची जणू खाण असा राम धर्मावरून लोक पाहत आहेत सुगंधी उठणे जिने लावावी आणि उत्कृष्ट लाल चंदन जिने ल्यावे ती सीता पावसात उन्हात थंडीत आता कोमिजिंकी हो जाईल आज खरोखर दशरथ पिशाच्या झपाटून पिशाच्या झपाटून बोलत आहे अन्यथा आपल्या प्रिय पुत्राला तो देशाबाहेर काढणे देशा शक्य नाही अहो मुलगा तरी त्याला देशाबाहेर पाठवणे मग जाने केवळ आपल्या सद्वर्तनाने या साऱ्या लोकसमाजाला जिंकले त्याची गोष्टच काय दयाळूपणा करुणा विद्याशील इंद्रिय दमन शांतपणा या सहाय्य गुणांनी पुरुष श्रेष्ठ राम शोधतो त्यामुळे त्याच्यावर झालेल्या आघाताने प्रजाजन अत्यंत त्रस्त झाले उन्हाळ्यात आणि पाणी आटून गेल्याने जसे पाण्यात जीव तडपडतात तशी त्यांची स्थिती झाली आहे मुळावरच आघात केल्याने जसा फुले फळे देणारा वृक्ष पीडित होतो तसे या पृथ्वीपतीला होत असलेल्या पीडेने सारे जग पीडित होत आहे कारण धर्म हा ज्याचा गाभा असा महा राम मनुष्यांचे मूळ आहे इतर माणसे त्याची फुले फळे पाने आणि शाखा तो चालला आहे तर लक्ष्मणाप्रमाणेच आपणही आपल्या बायकाने जा जाणार त्या मार्गाने जाऊया बाग बगीचे शेते घरे टाकून देऊन धर्मनिष्ठ रामाच्या सुखदुःखात एक रुप होऊन आपण जाऊया खजिनी रीते झालेत अंगणे उखडलेले आहेत धनधान्य काढून घेऊन सारा खडखडाट केलाय जिकडे तिकडे धूळ मातली आहे गृहदेवता सोडून गेलेत बिळातून बाहेर पडलेले उंदीर इकडे तिकडे धावत असलेले सगळीकडे दिसत आहेत पाणी नाही आणि धूरही निघत नाही सडा समर्जन होत नाही बलि कर्म यज्ञ मंत्र होम जप हे सर्व नष्ट झाले दुष्काळ सापडल्याप्रमाणे मोडून पडलेली भांडी कुंडी फुटलेली अशी आम्ही टाकून दिलेली घरे कैकेच्या वाटेला येऊ दे ज्या वनाकडे राम जात ते वन नगर हो आणि आम्ही टाकून दिलेले नगर वन हो आमच्या भयाने भिवून तीक्ष्ण दाढासोळे असलेले पशु बिळ्याने आ, वन्य पक्षी सर्व पर्वत शिखरे तसेच हत्ती आणि सिंह वने सोडून निघून जावेत आम्ही टाकलेले ते घेऊ देत आणि आम्ही सेवित असलेले ते टाकू देत पुत्र आणि नातेवाईक यांच्या सकट कैकेच्या वाटेला सर्प वन्य पशु आणि पक्षी यांनी व्यापलेला आणि गवत मांस फळे देणारा देश जाऊ दे आपण सगळे निश्चिंतहून रामाबरोबर वनात राहू अशी नाना प्रकारची वाक्य नाना लोकांच्या तोंडून निघत असताना राम ऐकत होता पण ते ऐकूनही त्याच्या मानसात विकार उत्पन्न झाला नाही तो, तो धर्मात्मा पुन्हा माता कैकेईच्या कैलास सा शिखरासारख्या शोभणाऱ्या मंदिरात मत्त गजाच्या चालीने पावले टाकीत गेला पण जेथे एक वीर पुरुष निसत्व होऊन पडला होता अशा त्या राम राजमंदिरात प्रवेश केल्यानंतर त्याला जवळच दिन मुद्रा करून सुमंत्र उभा असलेला दिसला दुःखाने व्याकुळ झालेल्या आजूबाजूच्या परिवार जनाकडे दृष्टी टाकीत राम पित्याला भेटण्याची आणि पित्याची पित्या आज्ञा यथायोग्य रीतीने पार पडण्याची इच्छा मनात धरून चालला त्याच्या मुखावर आर्दता दिसत नव्हती उलट तो हसदमुख दिसत होता दुःख व्याकुळ राजाकडे जाण्याची इच्छा धरणारा ईश्वाक कुलनंदन महात्मा राम त्यापूर्वी पित्याकडे जाण्याची अनुज्ञा मिळण्याकरता सुमंत्राकडे दृष्टी टाकून उभा राहिला पित्याच्या आज्ञेने तो धर्मवत्सल राघव वनात जाण्याचा मनात निश्चय करून सुमंत्राकडे पाहून त्याला म्हणाला मी आलो आहे असे महाराजांना सांगा अयोध्याकांडाचा देहती सभासर्ग समाप्त